श्रीमद भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय पंधरावा भरताच्या वंशाचे वर्णन <coughs> श्री शुकाचार्य म्हणतात भरताचा पुत्र सुमती होता हे पूर्वी सांगितलेच आहे त्याने ऋषभदेवाच्या मार्गाने अनुकरण केले म्हणून कलियुगात पुष्कळसे नास्तिक मतवादी अनार्य आपल्या मताने वेदमताविरुद्ध कल्पना करून त्यांना देवता मानतील त्यांची पत्नी वृद्धसेना तिच्यापासून देवताजित नावाचा पुत्र झाला देवताजिताला असुरीपासून देवद्युम्न देवद्युम्नाला धेनुमतीपासून परमश्रेष्ठी आणि त्याला सुवरचलेपासून प्रतिह नावाचा पुत्र झाला त्याने इतरांना आत्मविद्येचा उपदेश करून स्वतः शुद्धचित्त होऊन परमपुरुष श्री नारायणांचा साक्षात्कार करून घेतला आहे प्रतिहाला सुवर्चलेपासून प्रतिहर्ता प्रस्तोता आणि उद्गाता या नावाचे तीन पुत्र झाले तर यज्ञादी कर्मामध्ये अत्यंत निष्णात होते यांच्यापैकी प्रतिहर्त्याला स्तुतीपासून अज आणि भूमा नावाचे दोन पुत्र झाले भूमाला पासून उद्गीथ उद्गीथाला देवकुल्ले पासून प्रस्ताव आणि प्रस्तावाला नियुत्सेपासून विभू नावाचा मुलगा झाला विभूला रतीपासून पृथुषेण प्रथुशेन, पृथुषेणाला आकुतीपासून नक्त आणि नक्ताला दुर्तीपासून उदारकीर्ती राजशी प्रवर नावाचा मुलगा झाला याला जगाच्या रक्षणासाठी सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूंचा अंश मानले जाते संयमादी अनेक गुणांमुळे याची महाभारतात महापुरुषात गणना केली जाते त्याने प्रजेचे पालन पोषण मनोरंजन लालन आणि शासन इत्यादी करून तसेच निरनिराय यज्ञांचे अनुष्ठान करून निष्काम भावाने केवळ भगवतप्राप्तीसाठी आपल्या धर्माचे आचरण केले त्यामुळे त्याची सर्व कर्मे जगतश्रेष्ठ परमपुरुष परमात्मा श्रीहरींना समर्पित होऊन ती परमार्थरूप होऊन गेली होती यामुळे तसेच ब्रह्मवेत्या महापुरुषांच्या चरणसेवेने त्याला भक्तियुगाची प्राप्ती झाली नंतर सदैव भगवत चिंतन करून त्याने आपले चित्त शुद्ध केले आणि देहादी अनात्मवस्तूंविषयी मी माझेपणा नाहीसा करून तो आपल्या आत्म्याला ब्रह्मरूपाने अनुभवू लागला एवडेक अरभिमान पृथ्वी पालन करीत रही हे परीक्षिता प्राचीन इत जा महत्में राजर्षी गया संबंधी अशोगाथा गयी है <coughs> महाराज गयी बराबरी अपने कर्माने कोजा करू शके भगवंत का अंशावतार होता त्याच्याखेरीज दुसरा कोण अशा प्रकारे यज्ञाचे यथाशास्त्र अनुष्ठान करणारा स्वाभिमानी अत्यंत ज्ञानी धर्माचे रक्षण करणारा लक्ष्मीवान संत अग्रगण्य आणि संतांचा सच्चा सेवक असू शकेल सत्यसंकल्प करणाऱ्या परमसाध्वी श्रद्धा मैत्री दया इत्यादी दक्षकन्यांनी मोठ्या आनंदाने त्याला नद्यांच्या पाण्याने अभिषेक केला होता तसेच त्याची इच्छा नसताही गाय जसे आपल्या वासराला स्नेहाने पानाहून दूध पासते त्याचप्रमाणे पृथ्वीने त्याच्या गुणांवर संतुष्ट होऊन प्रजेला धन रत्ने इत्यादी वस्तू दिल्या होत्या त्याला कोणतीही इच्छा नव्हती तरी सुद्धा वेदोक्त कर्माने त्याला सर्व प्रकारचे भोग दिले राजांनी युद्धभूमीवर त्याच्या युद्ध, युद्ध कौशल्याने संतुष्ट होऊन त्याला अनेक प्रकारच्या भेटी दिल्या आणि ब्राह्मणाने त्याच्या धर्माने संतुष्ट होऊन परलोकात मिळणाऱ्या आपल्या धर्मफळाचा एक पृष्ठांश भाग त्याला दिला त्याच्या यज्ञात मोठ्या प्रमाणावर सोमपान केल्याने इंद्र धुंद झाला होता तसेच त्याने अत्यंत श्रद्धापूर्वक विशुद्ध आणि निश्चल भक्तिभावाने समर्पित केलेले यज्ञफल भगवान यज्ञ पुरुषांनी प्रकट होऊन ग्रहण केले होते ज्यांच्या होण्याने ब्रह्मदेवापासून देवता मनुष्य पशु पक्षी वृक्ष आणि गवतापर्यंतचे सर्व जीव तत्काळ तृप्त होतात ते विश्वात्मा श्री हरी स्वत नित्य तृप्त असूनही <coughs> राजर्षी गय यांच्या यज्ञामुळे तृप्त झाले होते गय याला गयंतीपासून चित्ररथ सुगती आणि अवरोधन नावाचे तीन पुत्र झाले यापैकी चित्ररथाची पत्नी उर्णा हिच्यापासून सम्राटाचा जन्म झाला सम्राटाला उत्कलेपासून मरीची आणि मरीचीला बिंदुमतीपासून बिंदुमान नावाचा पुत्र झाला त्याला सर्घेपासून मधू मधुला सुमनेपासून वीरव्रत आणि वीरव्रताला भोजेपासून मंथू व प्रमंथू नावाचे दोन पुत्र झाले त्यांपैकी मंथूला सत्तेपासून भहुवन भवनाला दूषणेपासून त्वष्टा त्वष्ट्याला विरोचनेपासून विरज आणि विरजाला विषुची नावाच्या पत्नीपासून शतजित इत्यादी शंभर पुत्र व एक कन्या झाली विरजाविषयी हा श्लोक प्रसिद्ध आहे ज्याप्रमाणे भगवान विष्णू देवतांची शोभा वाढवतात त्याचप्रमाणे हा प्रियव्रत वंश यामध्ये सगळ्यात शेवटी उत्पन्न झालेला राजा वीरज याने आपल्या सुयशाने विभूषित केला होता इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमंश्याम संहितायां पंचमस्कंधे प्रियव्रतावंशानुकीतनं नाम पंचदशोध्याय श्रीकृष्णापणमस्तु हरये नम